करता त्या परमात्मा विनायकाला शुंडा दंड का श्रीमान दशभाऊ विराजत असं ध्यान घ्यावं लागलं आणि भजंडी महाराजांच्या आनंदाला पाराभार गणेशाच ध्यान म्हटलं की सोंड हा एक प्रामुख्याने आला अशाही काही मूर्ती आहेत बगैर चौथेच्या त्याला गणेश म्हणता येणार आणि त्याचा काही उपयोग नाही गणेश म्हटलं की तो सोंड धार्य असलाच पाहिजे असा पुढे रिवाज निर्माण झाला आणि त्याच वर्णन विष्णू शंकर देवी सूर्य इत्यादी नावानी ना पुराणकाराने के केलं म्हणूनही पुराणात सगळं वर्णन एकच असत असा मध्यंतरी विषय मानण्यात आला होता केव्हा तरी ती मूर्ती त्या त्र्यंबकेश्वरला प्रकट झालेली ती ही ज्या वेळेला भात्रपद शुद्ध चतुर्थी आहे मध्यान काल आहे स्वाती नक्षत्र आहे आणि सोमवार आहे त्या दिवशी प्रगट झाली चतुर्थीवर जास्त जोर आहे ती अंगारक युक्त होती आणि त्या दिवशी देवांना दर्शन झालं मृशुंडी महाराजांनी त्यांना गणेश उपासना ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला दिली त्या वेळा मंगळवार होता आणि देवांना उपदेश ज्येष्ठी म्हणून ज्येष्ठ भाद्रपद आणि मा या तीन शुद्ध चतुर्थीच इतर सगळ्या चतुर्थी पेक्षा विशेष बळ आहे भाद्रपदी जर सोमवारी स्वाती नक्षत्राने आली तर चोवीस चतुर्थ्या केल्याचं पुण्य लागत आता चतुर्थीला दुसऱ्या तिथीचा विचारच करणं बरोबर होत नसल्यामुळं चतुर्थीचं पुण्य मोजायचं कशाच मोजायचं त्याच्या बरोबरच माप कोणतं तर चतुर्थीच पुण्य चतुर्थी इतकं लागत इथे दोन चार गोष्टी अशा आहेत कि त्यांच जर माप मोजायचं ठरलं तर किती मयुरेशाचा माप मोजायचं ठरलं तो शब्दच नाही तो अनुपमेय आणि अगाध आहे असंड श्रेष्ठ किती जितका मोरया श्रेष्ठ असेल तितकाशिवाय आता त्याला दुसरं कोणतं माप नाही इथे नग्नभैरवाचा अधिकार किती जितका मोरयाचा आहे तितका असे काही काही प्रमाण ठरलेले असतात आणि त्या प्रमाणाच्या माध्यमातून काही गोष्टी मोजण्याची पद्धत असते आता कोणी म्हणेल एखादी चतुर्थी जर सोमवारला आली स्वाती नक्षत्राने युक्त आणि ती केली तर मग वर्षभराच्या बाकीच्या करायची काय गरज चोवीस चतुर्थीचं पुण्य मिळतात असा त्याचा मतलब नाही म्हणजे त्या चतुर्थीच महत्व किती तर चोवीस चतुर्थी इतकं पुढे चतुर्थी नसल्यामुळं वर्षा त्या वर्षातल्या संपत असल्यामुळं त्याने त्या वर्षभराचा एकदम विचार केला आणि तितकं सांगितलं म्हणून तुम्ही दुसऱ्या चतुर्थीला न करता जर जगत बसाल तर नाही चालायच असे तातम्याने त्याच्यावर पुढे विचार करायचे असतात काही व्रतांचे काही नियम काटेकोर पाळायचे असतात जरच्या उद्देशाने व्रत केलं तर त्याच्यात थोडी जरी चूक झाली काळ सांगितलं होतं पुन्हा तो राजा जांभाळ व्रत ब्रह्माजी महाराजांनी सांगितलं राजानी ब्राह्मलोकात व्रत लिहून घेतलं इथे वशिष्ठही समजावून सांगितलं आता त्यापेक्षा मोठा माणूस पृथ्वीवर कोणी नाही आणि ते आपल्या पित्याने स्वप्नात आणून दिलेलं पुस्तक विशिष्टाने सांगितलेलं म्हणून त्या राजाने श्रद्धेनं केलं पण राजा रात्री जांभाळ्या देत बसला नाही फळामध्ये फरक पडला आता थोडं ऐकायला विचित्र वाटे पण आहे ते सत्य लघवीला जाताना कसे जाता याचा कधी विचार केला जे इंद्रिय खराब झालं त्याला धुळ्याकरता पाणी नेण्याची ने पद्धतच नाही मोडलीच ती आणि तिकडून आला तर दोन चार थेंबतो आणि तिथे गेला की घाड बे काष्ट होऊन आला सगळ्या अंगावरती सविित्री थेंब उडाले हात पाय दुचले नाही काही भ्रष्ट झालेलं इंद्रिय दुतलं नाही काय नाही काय नाही असं गदर होऊन तिथे आला आणि मोर्या तुम्ही जितके पवित्र असाल तितक दर्शन भगवंता तुमच्याकडे लक्ष देत नाही परंतु कळत नाही तिथे सात लावले तर साठ वाजवतात पंचवीस लावले तर पंचवीस वाजवतात एका कोणाचं पुण्य जास्त लागल कुणाला म्हणजे लाईन शिरवाद कळतच नाही आपण काय करतो हे आणि त्यांनी अतिशय कृपा म्हणून देवळात जाण्याच्या पूर्वी साथ झालं पाहिजे सोहळ्यात असलं पाहिजे वगैरे वगैरे जे नियम आहेत त्याच्या मागे काही मतलब आहेत हे नाही माणूस किती पवित्र शुद्ध असतात तरी माणसाची दुर्गंधी येते भगवंताला म्हणून कनिकाम असे काही मंत्र आहेत करायचा गुणधर्म दाखवतो आणि मग हे ओरडतो माझ्यावर देव प्रसन्न होत नाही शिडला नाही तू मिला नाही हे भाग्य समज प्रसन्न कसा होईल तू कसाईपासून जर त्याचा अपमान करू लागला तर प्रसन्न कसा हुई? हे आहे व्रताच तंत्र म्हणून व्रतामध्ये कोणतीही उणीवली की फळ मिळण्यामध्ये उडी होते राजाने आचबन केलं नाही राणीला मुलगा तर झाला कारण ते ब्रह्माजीनी सांगितलं होतं व्यथ करायचं नाही पण हस्त पाहता विमर्जित अशी कालची राजा कार्तविरियाची कथा सांगितली होती असं जे करायचं असेल ते समजून घ्या करता येतं का विचार करा आणि हे जाईल तितकं करा बाकीचा आगाऊ काही करत बसवू नका ब्राह्मणाच्या घरामध्ये त्यातल्या त्यात काही जमात आहेत यांच्या घरात इतर पेक्षा सोहळ्याची कल्पना थोडी जास्ती आहे घरातले पोरसर ऐकत नाहीत देवाला बसायला स्वयंपाक घराशिवाय जागा नाही बाकीचे केवढे प्लान असले आजच्या नवीन तरी देवघराचा प्लान त्याच्यात नसतो त्याच्यामुळे देवभर जेम तेम एखादी म्हातारी आहेच म्हाता आहेच शिल्लक म्हणून काय चार देव आहेत करत कुठेतरी कोल्हाळ्यात असतात त्या कोल्हाळ्यावर फळी टाकलेली असते त्याच्यावर जागा असते रिका या पोरांचे हात तिथे पुरून आहेत म्हणून एक पापड पुरड्या लोणचे जे उपासना चालतील जे सोहळ्यात चालतील ते त्या देवाच्या पोर त्या ब्रह्मांड नाथाच्या डोक्यावर काय मजा आहे आपण करतो काय हेच समजत नाही आपल्याला आणि मग अपेक्षा करतो की फळ का मिळत नाही ठेवलंय बापणाच भगवंताच्या डोक्यावर एखाद्या दिवशी एखाद्या नवऱ्याच्या डोक्यावर बापा काय मजा आहे ते मात कर भगवान घासतात ते एखादं भांड घासल्यासारखं चिंच गरगड नरळाची बुच्छी रांगोळीचं पीठ उद्या बाथरूम मध्ये नेऊन ठेवा आणि ने आली स्वारी म्हणजे जरा चिंचनचे तोंडाला लावा रांगोळीच्या पीठानं नारळाच्या हात आणि तुमचा गाल किती लांब आहे हे ताबडतोब काळेल जर सामान्य माणसाला कस वागायचं हे नियम आहे तर परमात्माशी पर कस वागायचं हे नियम नाही पण जसे भांडे घासतात तसे देव उद्या भगवान घाबरत असेल गणपती आली चतुर्थी उद्या घासत असेल आणि करतो बनत फळाची मात्र मोठी मजपाक्ष करतच नाही त्याच्या घरचे देव पा किती घाणे तुझ्या इथले स्वच्छ असून पाहता का तू जर भांड्यासारखा घासला तर त्याला स्वच्छ म्हणतात का देव देव घासण्याला काही बाहेरचा वस्तूच लागत नाही जर व्यवस्थित पंचामृत असेल आणि तिथे जर पिठी साखरा साखर बारीक असेल आणि ती त्या मूर्तीला लावली की मूर्ती आपोआप गोजीरवाडी होईल काही करावं लागत नाही पण याला कुठली प्रसूत आहे ते पंचामृत काढतात तरी तरी ते पूजेच्या वेळेला सांगू आज आता वेळ घेणं मला चतुर्थी पुष्कळ सांगायची वेळ का जास्त झाला आणि तुम्ही होऊर पुन्हा बारा सांगायला काय सांगायला बसलो तर रात्रभर बोले ऐकू शकणार नाही बसणार नाही त्याच्यामुळे पंचमखंड येईल त्या दिवशी तुम्ही चतुर्थीला काय केलं हे आपोआप कळेल आणि मग चतुर्थीचं फळ का मिळालं नाही याची उत्तर तुमचे तुम्हाला आपोआप मिळतील हे तुम्हाला आता सध्या राहू द्या ज्या वेळेला उपासना करायची त्यावेळेला देव वा देवम येतो आपण देव होऊन देवाची उपासना केली पाहिजे आपण जर दैत्यच आहोत तर देव प्रताप दे। आणि त्याच्या उपासनेचा काय परिणाम होईल या तंत्रामध्ये सत्वगुढी होऊन उपासना करा अशी त्या चतुर्थीला निर्णाऱ्या प्रकारचे वर प्रकार। जे दैवामध्ये आहे ते करण्याकरता ईश्वराच काही काम नाही व्रता उद्यापन जप तप काय करावं लागेल आहेच तुमच्या दैवात जे नाही ते मिळवाय करता अनुठान असत आणि ते मिळवण्याच्या उद्देशाने जात ते कर्म जस सांगितलं तस केलं नाही तर बळ विपरीत काहीतरी बदलत मिळत कलकत्त्याचं तिकीट काढून जर मुंबईच्या गाडीत बसला आणि रात्रभर विचार केला कलकत्ता केव्हा येणार अशी शक्यता तर तू जर एकदमच विरुद्ध दिशेला चालला म्हणे पण पृथ्वी बोलत आहे की नाही <laughs> तरी तुझा सगळा येशील फिरून ब्रह्मांडला तेव्हा कलकत्ता लागल तर लागेल पण तो पर्यंत कशी शक्यता आहे नाही म्हणे मी तिकीट काढला होतो तिकीट काढलं पण गाडी जर मुंबईची धरली तर कलकत्ता कसा येणार म्हणून चेक करायचं ते आधी समजून घ्या आणि तिथ तिकडे जाण्याचा विचार करा म्हणजेच तुम्हाला ते स्थान सापडेल आणि तुम्ही तिथे आपल्या स्थानावर जाऊन पोहोचू शका न जाणता जरी दिसला तरी त्याला दोष लागतो म्हणून चंद्राची एक विशिष्ट कथा सांगितली सगळ्या मुदगल पुराणामध्ये हा कालच्या चतुर्थ खंडातला सहावा अध्याय सगळे अध्याय मोठा अध्याय हा दोनशे चौतीस लोकांचा अध्याय एक दिवस आमच्या घर हजरी सुरतवाला डोळे मिटलेले मुदगतात एकदम पान काढलं आणि वाचायला सुरुवात चालत चाललं चालल चाललं ते संपे ना त्याला भूक लागलेली पण आपला जे वाचताय ते आपल्या घरी पुराण आहे काय हरकत आहे अर्थ वाचल्यानंतर बेजार झाला काय चाललंय का संपत नाही महाराज कसे इतके एकवीस अध्याय वाचतात म्हणजे काय आपण भाषाच नाही का कसा तरी हा होकार चाल बिचा पण त्याच्यात एक गड्डा गेला याच्यात याच्या जेवण्याशिवाय जेवायचं नाही त्याच्यामुळे चक्रा करते काय चाललंय सगळं झाल्यावर महाराज करणार च आज मेन क्या पडा भगवान जाने बोले पडते राहा पडते राहा व समाप्त होणे का पताही नाही ती दिल मे आया की जो पत्ता निकलेगा वे शरुत कर पारायण होते पारायण भी होगा संून पाचशे एकावन रुपये दिले अरे बोला असं रोजच करत जाय पारायण चौदा ते काय नुकसानीत नाही बरा असं केव्हा केव्हा होते असं नसते त्याला तिथेच फळ मिळत असत असं केव्हा तरी कशानी तरी नाही म्हणजे आम्ही ते ऐकत होतो ते नाही असं नसतं ते वाचावंच लागत आणि ऐकायचं म्हणजे ऐकावंच लागत ऐकायचं म्हणजे निरीक्षण करायचं नाही एक तरी तरी ऐकाय काही की पोथ्या ऐकायला आले म्हणजे बरोबर पोथ्या घेऊन यायचे वाचत बसायचे तुम्ही काय संकल्प सोडला श्रवण करण्याचा संकल्प सोडला की निरीक्षण करण्याचा संकल्प सोडला इथे एकोणतीस जण भागवताच्या पोत्या घेऊन आले मुंबईला एकोणतीस जणाला पागल कसं म्हणायचं आपण आणि एक जण कुटुंब मध्ये दुसऱ्याची पोती पाहतो दुसऱ्या तिसऱ्याची पाहतो पुन्हा येऊन कोणी जण आमची पात हिंमत करू तुमचा कोणता अत्याय चाललाय पंधरा वीस मिनिट मी हे गंमत पाहिली काय चाललाय तुमच्यापैकी संस्कृत कोणाले कोणालाच द्या भागवता सारखं पुस्तक तुम्ही काम भागवत वाचता येत नाही पुस्तक असले आम्हाला पुरेशास्त्राने सांगितलं म्हणजे प्रत्येकाजवळ पुस्तक असलेलं बरं पुस्तक असलेलं बरं म्हणते कशा करता पण जर वाचताच येत नाही तर फायदा काय त्याचा आम्ही निरीक्षण करतो काय निरीक्षण करता तुम्हाला माहिती निरीक्षण कशाच पुस्तकाचं निरीक्षण करता का नुकसात असं नसते जर मग त्याच्यात काही जणांच्या शंका होत्या सगळं वाचतो कशाहून काय त्याला कुठे नरक्यात जायचं असेल ते जाईल त्याचा तो फळ भोगेल हो तू त्याच्यापासून ऐकायला बसला तू आई तो वाचतो तितका तितक्याच तुला फळ मिळेल आता कोणी म्हणत ते संस्कृत आहे ते आम्हाला समजत नाही नाही समजलं तरी पडत असे कधी ना आकारे चुकून झालो मी रोजच स्वयंपाक करत असल्यामुळे अग्नी माझा मित्र झाला असं वाटल म्हणून मी त्याला हातात धरलो अग्नी मित्र असतो <laughs> <laughs> एखाद्या बाई न बुवा ना, ना समजा पुष्कळ स्वयंपाक केले असले म्हणून त्याने एखादा इंगळ उचलला अग्निनारायण म्हणून डोक्यात तिथे काही दया माया म्हणून ज्याची त्याची उपासना त्या त्या पद्धतीनं म्हणून देताना विचार करा काय द्यायच आयुष्यात एक दिवस दिलं तरी चालेल नुसतं हात जोडला तरी चालेल पण त्याचे फुलं विकले नाहीत म्हणून तो कचरा टोपला तर एक फुल आणा आयुष्यात एक दिवस व्हायचं काही काम नाही परंतु त्या दिवशी तुमच्याही मनाने सांगितलं पाहिजे काय फुल आहे आता याच्या पेक्षा चांगलं फुल मोरगावात नाही आणि तसं एक पाहिलं की मोर्याला आनंद वाटे पण उगाच कचरा जर टोपलभर पाहिला तर नाही म्हणजे त्याची कबीत पडला आणि जर दोन आणत दिला म्हणून उरलेल्या सगळ्या दुर्वा पाहिल्या आणि आजार पाहिल्याचं पुण्य पदरात पडलं म्हणून घरी असं नाही चला स्वच्छ करा काय करायचं ते समजून मंजून करा त्याचं फळ मिळत त्या प्रत्येक शक्ती एक एक दिल्यामुळं त्या त्या देवामध्ये एक एक विशिष्ट प्रकारची शक्ती मिळाली आणि परमात्मा लग्न एका पौश मध्य चतुर्थीवर झालं ही घटना त्या नवगण राजवाच्या लग्ना करता ते पाच स्त्रिया त्या पंचेश्वरांनी आपापल्या हृदयातल्या काढून त्या, त्या पाच मुली परमात्माला समर्पण केल्या तिथे पंचकन्या स्वयंवर झालं आणि त्यामुळं त्या, त्या गणेशाचं महत्व तशा प्रकारचं वर्णन करण्यात आलं या भ्रपद शुद्ध चतुर्थीला एक दिवस परमात्माने विकट वेश घेतला आहे आणि सगळ्या देवांच मंडळ जमलं असताना चांद्र रूपाचा गर्व जास्त आहे रूप प्रभूच्या कृपेने मिळाला आहे काही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत कोणाच्या घरी जन्माला यावं याचा आपण कधी अर्ज केला नाही की आम्ही तुमच्या जन्म घ्यावा का तुम्ही आमचे आईबाप व्हाल का असं कोणी कोणाला विचार कोणती आई मिळायची हे दैवावरच आहे कोणता बाप मिळायचा हेही दैवावरच आहे कोणती बायको मिळायची हेही दैवावर आहे नाही म्हणून मी पोरगी पाहायला गेलो मला ती पसंत पडली नाही म्हणून केली नाही आणि दुसऱ्या वेळा दुसरी मिळतच नाही म्हणून पुन्हा तिला निरोप पाठवला आणि तिच्याच बरोबर लग्न झालं असे शेकडो संसार आहे शेकडो कोण नवरा मिळेल याच प्रमाण नाही कोण ना बायको ना मिळेल याचं प्रमाण नाही कोणाकडे जन्म घ्यायचा याचा आपल्या हातात काही नाही किती दिवस इथं राहायचं तेही आपल्या हातात नाही आणि कधी संप राहायचं तेही आपल्या हातात नाही म्हणे माझ्याजवळ मोठी सत्ता आहे राष्ट्रपती राष्ट्रपती असलं तर काय झालं कोणी म्हणे माझ्या बोरीचं लग्न आहे ते होत राहील तू चल माझ्या पोराचं लग्न आहे चल नाही म्हणे माझ्या जवळ मिटणी भाग काय काय बघा धक्का करता मिटणी कशाची तू चल मिळा मागतो बाईच्या भोवता आठ पोलीस चालले होते सगळ्याच्या हातात बंदुकी भरून होत्या आणि त्याच्यातलाच एक जनबाई काय करता संरक्षण जादा संरक्षण जादा संरक्षण त्या संरक्षणान मारली प्रत्यक्ष मिळली काही नाही त्याची इच्छा असं लिहिती चाला चला अस आपल्या हातात काही नाही त्यास रुपही आपल्या हातात नाही रंगही आपल्या हातात नाही म्हणून मी असं काय त्यावेळेला <laughs> <laughs> आईबापाची ती अपेक्षा होती तर तसा झाला त्यांच्या खाण्यापिण्याचे परिणाम तसं होते तसा झाला त्यांचा तमगुण सतव गुण काय विचार असेल तसा झाला तुझ्या हातात का अशा अनेक गोष्टी परावलंबी आपल्या जवळ आहेत आणि त्याच्यावरच आपण जगत असतो मनात नसूनही जगाव लागत का मृत्यू येत नाही म्हणून आणि मृत्यू आला की मनात असूनही जगता येत नाही का तो आला आहे अशा अनेक गोष्टी परावलंबी माणसाच्या जीवनामध्ये आहेत चंद्राला मिळालेलं रूप आपल्याला मिळालं अशी एक कल्पना आपण सुद्धा पुढ्या फुडून मिळालो आणि देऊशाकडे पाहून बार बार हसला काय कान आहेत काय चेहरा आहे काय तोंड आहे काय पोट आहे काय हात आहेत स्वरूपाचा विचार मतलब काय आहे हे केला त्याचं सौंदर्य काय असा विचार नाही त्याच्या मागचं रहस्य काय आहे ते तसे स्वरूप वाचण्याचा हे आठव्या खंडामध्ये किंवा जेव्हा योगाकार खंड सांगण्यात येईल त्यावेळेला आपण याचा विचार करू आता सध्या काही न पाहू फारच स्वरूप आहे ते आणि त्याच्यावर सगळा वेदांत बसलेला आहे फार मोठा विचार झालेला आहे आणि हे असं गणेशाचे प्रत्येक अवयव असे का त्याच्याबद्दल आठव्या खंडामध्ये खूप वर्णन झालेलं आहे त्यावेळेला त्याचा विचार करो त्या चंद्राचा एकदा दोनदा दहा दहा दुर्लक्ष केलं पण तो जेव्हा बार बार विचारतो असं हे विकटरूप धारण करण्याची आपल्याला काय अपेक्षा पडली चिन्ह आणि तो मूर्खा आमच्या कृपेने तुला सौंदर्य मिळालं आणि आमची चेष्टा करतो आजपासून तू आदर्शनीय अस लोक तुझ्याकडे पाहणार नाही आणि जे पाहतील ते पाठी ठरतील काहीतर का बरं बोलतच झालं काहीतरी आणि एकदा फटका बसल्याशिवाय माणूस रस्त्यावर येतात अनेक पाप्यांना वाटत आपण जे करतो ते काही कुणाला दिसत नाही आपलं आपल्यालाच नाही काय करतो ते सहज त्याला बुडवलो पण ते कुणाला दिसत नाही असं नाही दिसणेवाल्याला दिसतच चार दिवस जरी तुझं ते पाप पचल तरी ते कायमच पचलं असं नसतं आणि जेव्हा ते उदयाला येतं तेव्हा ते इतकं भयंकर येत कि त्यावेळेला किती उपाय केले तरी फायदा काही होत नाही म्हणून कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असते काही काळ लावा लागत असं सौंदर्याचं ऐकही काही विशिष्ट काळच असत जरी सौंदर्य असलं तरी पुढे एकदा ऐंशी वर्षाच्या वर गेलं म्हणजे काल हा हा मदन होता काल असेल पण आज तो मुद्दा आहे त्याच्या हातात का आई राहत नाही म्हणून काही विशिष्ट वयामध्येच त्या सौंदर्याचं महत्व असत फेरवी नाही चंद्र जेव्हा आदर्शनीय म्हणून ठरला तेव्हा गुप्तच झाला आणि सगळ्या देवांची बैठक आता चंद्रनेच कसं व्हायचं या सूर्याच्या तापाने जग चालायचं कस किती संतुलन ठेवलंय किती अद्भुत विचार झालाय विश्वाच्या सत्तेचा विचार थोडा पाहिला म्हणजे काय गंमत वाटते आणि प्रभूचं वर्णन किती करावं कोणा शब्दात हे कळत नाही असं होत अहोरात्र हे सगळे ग्रह तारे बिरे चालत असतात हे चंद्र सूर्य अहोरात्र प्रकाश देतात यांना सुट्टी नाही यांना कधी पेन्शन नाही एक पैसा पगार नाही चालू द्या चोवीसही तास तुम्ही आपलं काम करत राहा बिन पगार यांचे संपन आहेत कधीतून कोणीतरी पेपरला बातमी आहे का त्या शनीने राहूल संप केला संप आला काही मर्यादेवर त्यांचा आपसात सोलानामा झाला त झाला काही मर्यादा मर्यादा काय नाही तुम्ही आपापल्या वेळेवर आपापलं काम करा तीन करा तुमच्या बदली नौकर कोणी नाही तुमच्या बदली मनुष्य कोणी नाही तुम्हाला एक पायी पगार नाही ना काय नाही आणि हे तरी सगळं विश्वास घाडत हवा धब्य चाललाय बिनडंक चाललाय ही आहे परमात्माची सत्ता चंद्र गुप्त झाल्या बरोबर सगळे देव देवता भगवंताची प्रार्थना करू लागू महाराज आता सूर्याचा तेजाने आमची काय दुर्दशा होणार चंद्राचं शीतलत्व होतं म्हणून या सूर्याचा त्रास सहन करण्याची ताकद होती आता पुढे आमच्या काय व्हायचं फ्रीजच नाही घरात वस्तू थंड राहणार चंद्र हे फ्रीज आहे बिनपैशाचा आहे काय करावं लागेल मजेदार काम आहेत या तंत्राप्रमाणे सगळ्यांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा भगवान म्हणतात ठीक आहे ज्या दिवशी त्यांनी आमचा अपमान केला तो दिवस सोडून बाकी चंद्र सगळ्यांना पूर्ववत दिसो पूर्ववत अधिकारी हो चंद्र स्वतः तपश्चर्या करतोय गोदावरीच्या तीरामध्ये बसून आणि चंद्राची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर प्रभू त्याला वरदान देण्याकरता येतात चंद्र करता सगळे देव त्या नवगण राजुरीला करतात दुसऱ्या करता केलेलं अनुष्ठान लवकर फळ देतो आपल्या स्वतःकरता केलेलं तितक लवकर फळ देत त्या इतर देवांना चंद्रावर प्रभूनी कृपा करावी आणि चंद्राला लागलेला दोष जावा म्हणून त्यांनी वर्षभर अनुष्ठान केलं भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्या नवगण राजुरीना वरदान मिळालं की चंद्रावर लवकरच कृपा करू चंद्रानी स्वतः हजार वर्ष चमक आणि तेव्हा चंद्रावर प्रसन्न झाले त्या ठिकाणी म्हणतात आता तू आमच्या मस्तकावर बसत जा भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोडू बाकीच्या दिवशी तुझी सगळी जिकडे तिकडे बोलबाला होईल पूजा हुई, आमच्या मस्तकावर तू असल्यामुळं आमचं नाव भालचंद्र हे गोदावरी मध्ये स्थान सध्या आहे आणि इथल्या गणेशाला भालचंद्र म्हणतात त्या गावाचं नाव आहे गंगा मसलो इथे आता सध्या हे स्थान विद्यमान आहे असे सगळ्या देवांनी अनुष्ठान केलेली स्थान सध्या हिंदुस्थानात आहेत असं एकही स्थान नाही की गणेश कोणत्या तरी कामा करता कुठेतरी आणला आणि कोणीतरी देवाचं अनुष्ठान करून कोणाची तरी, तरी, तरी मूर्ती मांडून त्याच्या कृपेने मोठा झाला असं हिंदुस्थान भर एकही क्षेत्र नाही एकही मूर्ती नाही आणि एकही कथा व्यासाच्या कथेमध्ये नाही आता कुठे कुठे शंकराच्या समोर गणपती हात जोडून उभा आहे ते त्यावेळेला शिवपार्वतीला आपले पिताजी समजतात आणि जितके शिव पार्वतीकडे गणेशाचे अवतार झाले तितके कोणीही देवाकडे झाले नाही म्हणून त्या त्या अवतारा पुरता चार दिवस जर समजा आई वडील समजू त्यांची त्यांनी काही प्रदक्षिणा केली असेल उपासना केली असेल तर ती ब्रह्मणस्पती गणेशाला लागणारी गोष्ट नाही त्या परमात्माचा तो त्यांच्या घरी झालेला जो अवतार त्या अवतारापुरतं मर्यादित ते चरित्र आहे म्हणून ते प्रत्यक्ष गणेशाला लागणारं चरित्र नाही असा आहे की पुन्हा गणेशाबद्दलचा विचार डोक्यामध्ये ठेवा म्हणजे मग काही कॅलेंडरवर काही ठिकाणी गणपती हात जोडून उभा आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल पूर्वी राम नामा किहारा कल्याणचा त्यांनी रामाचा पुस्कार वर्णन केलं मध्ये राम असाक्षर काढून गणपती त्याला प्रदक्षिणा करतात असं एक चित्र पानाचं पत्र पाठवलं त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं वूत सोया हो मग पुराण मे दे पदरसे कोणने आपल्या अक्कल नाही चढाई मग राम नाम कोगवान प्रदक्षिणा कर करताय कुठे प्रमाण काही हात चढो मग त्या विचारांनी आम्हाला माफी मागितली तुमच्याजवळ हे पत्र आहे त्यामुळे तुम्ही रामाचं किती वर्णन करणं नको कोण म्हणते आम्ही करतो परंतु मुगीच त्या वर्णनाकरता तुम्ही दुसऱ्याला कमी करवायचा प्रयत्न का करता आणि जे नाही ते का करता जे आहे ते चांगला त्याचं काही वाईट वाटण्याचं कारण नाही अशी घटना या भाजप शब्द चतुर्थीला गेली आहे म्हणून चतुर्थीला चंद्रदर्शन करणं पाप आहे का केलं म्हणजे ती कथा प्रसिद्धीला आहे हाही अध्याय चार पाच कथेचा असल्यामुळे लंबा झाला याच्यामध्ये श्रीकृष्णाला चुकून भाद्रपदीला चंद्र दर्शन झालं परिणामकर झाले आणि ते श्रीकृष्णाला बोगावे लागले म्हणून पोथीराजाने त्याची दक्षता घेतली परमात्मा श्रीकृष्णा इतका मोठा हो विष्णूचा कोणताही अवतार जगात नाही सर्व कला कलाम राम मच्छ कच्छ वया हा नारसिंवादिक सगळे कले कलेचे अंश पर पण तो भगवान स्वयं मूळ वैकुंठनात श्रीकृष्ण देशामध्ये जन्माला आले म्हणून श्री कृष्ण हा विष्णूच्या अवतारात सगळ्यात मोठा होता गणेशाच्या सगळ्या अवतारात तुमचा मनुदेश सगळ्यात मोठा होता याच्यापेक्षा श्रेष्ठ गणेशाचे अवतार कुठे नाही हा सगळ्यात मोठा होता जनगंधेचे असेच कथानक एक सूर्याचे असेच आहेत शंकराचे असेच आहेत असे सगळ्या देवांचे कथानक त्यांच्या त्यांच्या पुराणामध्ये आहेत त्या तंत्राप्रमाणे श्री कृष्ण अंतर्ज्ञान दबावून बसले त्याचे ईश्वरत्व नष्ट झाले परिणामवंत झाले त्या गावामध्ये एक सूर्यभक्त होते त्यांचं नाव सतराजी त्यांनी एक समंतक नावाचा मणीस बघवला तो भक्कम सोनं देत असेल त्या मी रोज सोनं हो। काहीतरी बातमी असेल असा मुख्य बातम्यासाठी प्रश्न ठेवत असत काहीतरी गडबड त्या का सत्राची त्याच्या मागे लागली असेल त्याला समजावून सांगितलं की बाबा रे तू सोनं नेत पण मणीस सरकारी खजन्यात राहते त्याला ते पटलं नाही त्यांच्या सभेचं नाव होत सुधार धर्मा नावाच्या सभेत अधर्म घडला त्यांनी सांगितलं माझा भाऊ मणी गळ्यात बांधून शिकारीला गेलाय घरी आल्याबरोबर त्या भावाला सांगितलं मी दरबारात बोललोय तू ताबडतोब शिकारीला जा आणि मणिगळ्यात बाध मणी सत्रा तिथा मिळाला होता प्रसैनाला तो प्रसंग शिकारीला गेला तर प्रसनाची शिकार एका सिंहनी त्याला सहज मानून टाकलो आणि त्याच्या गळ्यात काहीतरी चमत्क म्हणून दम्मत जिज्ञासा उभीच तो जटका झटका मारला त्या शिम्माने हातात घेतला ते एका हातामध्ये मणी आहे तीन पाया बचाल त्याच्यावर एका दुसऱ्याच महापुरुषाचं लक्ष दिलं ते शिम्हाजवळ कुठून आलो तो इतका बहादूर की त्यानं तो शिंग भारूनच टाकला आणि ते रत्न घेऊन आप ते आपल्या भुयारात गेले इकडे अरडाओरडा झाला की मण्याच्या लोभाने कृष्णाने प्रसन्न मारला हे लहानछान येता येता यांच्या पर्यंत ती बातमी आली विचार म्हणून रोजच्या सारखं देवभरात गेले दार लावलं काय काही नाही माझं ते अंतर्ज्ञान काय झालं मग तो सामान्य माणसासारखा झालो होता मी हे बघतोच काय झालं आणि हे सतत एक वर्ष प्रश्नाला भोगावं लागलो या वर्षात नारदाचा पत्ता रोज नारद सत्रादा पण या वर्षात काय झालं ते कुठे अडकलंय इकडे कृष्णाची दुर्दशेला पारावार राहिला नाही नारदाचा पत्ता नाही जेव्हा वेळ संपायची आली तेव्हा नारद त्यांना दिसले आणि त्याच्यातून मिळाला मार्ग निघाला त्या प्रसनाचा सामान्य माणसासारखा शोध घेतला चार माणसा बरोबर घेऊन तो मारल्या गेलेला पाहिला तिथे सिंहाचे पावलं आहेत म्हणून सिंहाचा शोध घेतला सिंहही मरून पडलेला दिसला तिथे तिसऱ्याच रंगाचे पावलं उमटले म्हणून त्या पावलाने एका भुयारापर्यंत गेले ते पावलं त्या भुयारात गेल्यामुळं सैनिकांना सांगितलं तुम्ही इथेच थांबा मी मध्ये काय ते पाहून देतो लोक बारा दिवस थांबले त्यांच्या बाहेर निघायचा पत्ताच नाही श्री कृष्णा सारखा जर भयंकर सामर्थ्यवान त्याचा पत्ता नाही तर आपण मध्ये जाऊन काय शोध करणार म्हणून उरले सुरले सगळे सैनिक घरी आले आता ते संप अशी भावना झाली हे जे गेले ते एका भुयारामध्ये जाता जाता उत्तम प्रकार मंदिर है अकस्मत दिव्य पुरुष पाला की जरा वाजबी पेक्षा जा रही जोप मोड़ोपोल बरबर जे अंगा आ सत्ता दिवस युद्ध लहोर सत्तावीसाव्या दिवशी यांनी त्या जाताच्या नकावर एक ठोस मारला आणि ते बुलकी लागल्या विचार करू लागला मनुष्य कोण आहे बरच कसा नाही माझ्यासारखा योद्धा याच्याशी युद्ध करत असताना सगळं आग रक्तबंभार याच झालं पण हा संपत नाही म्हणजे काय भानगड आहे म्हणून त्याला विचारलं तुम्ही कोण आहोत इतकी ताकद दार लहान तो मानुषम रामम दशरथामगम म्हणजे माझा इष्ट या वेशात माझ्या बरोबर युद्ध करतोय आणि मी त्याला मारतोय मी एक अजबत भक्त सापडलो असं माझ्या भगवंताला माझ्यासारखा कोणीच मूर्त सापडला नसेल भक्त की आपण मारतोय त्यानंतर तो मार खातो आहे प्रभू जरा कृपा करून आधी सांगितलं असतं तर आधी म्हणजे केव्हा तू आत्ताच विचारतोय आणि तू सतत दोन कामं मला करायची आहे तुला एकच करायचं आहे फक्त आम्हाला मारणे पण आम्हाला तुला न मारता आम्हाला जगायचं आहे आम्हाला बोलायला वेळ कुठे जांबुवंतांनी क्षमा मागितली सांगितलं तो मणी तर घेऊनच जा करता आला पण मण्यासारखी तेजस्वी माझी एक पोरगी आहे आणि ती तुम्ही कृपा करून बायको म्हणून स्वीकारा तिलाही घेऊन जा भगवंताची नंबर दोन ची राणी त्या मण्याबरोबर आलेली जाम्बुवती सगळं सगळं अजब विष्णूच्या पुराणात विष्णूचं महत्वच असतं तिथे गौणत्व दाखवलेलं नसतं ते कोणत्यातरी दुसऱ्या पुराणात दाखवलेलं असत आणि त्या तंत्राप्रमाणे श्री कृष्णाची वैभवशाली काय कमी पडत हे या ठिकाणी या कथेत आलं इतर एक पुष्कळच्या पुराणामध्ये अशा काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवान श्री कृष्ण देवा त्या म्हण्याला दरबारात आणून सगळ्याच्या समोर त्या सत्रा जिताला झाले घाबरले सत्रजीत बन तो विरोध का चला नहीं मन अपनी कोरगी अना कारण घोला हजार एकशे आठ श्रीकृष्ण होते जमलो बाकी श्री नहीं श्रीकृष्ण मुदगला स्वतला भगवान मनुता भगवान महर्षि मुदगल त्यांना भगवान म्हणून त्यांचा उच्चार करून मग त्यांच्या तोंडून बाकीच्यांना ज्ञान सांगतात इतकी श्री कृष्णाची ज्ञानपत्याची संबंधित प्रकार आहे नंतर कालांतराने त्या म्हण्याच्या माध्यमातून बलरामाचं यांचं फाटल पुढे नारद आले नारदानी सांगितलं चतुर्थीला चंद्र पाहिला त्याचा हा दोष आहे तू आता चतुर्थ्या कर आता नाही करता करतो पण त्या उद्देशाने कर स्वतंत्र तुला आता मंत्र देतो दीक्षा देतो यांनी या मोरेश्वर क्षेत्रात येऊ त्यांचा परिसर सगळ्या या पूर्वेकडे आहे विष्णूच स्थान पूर्वद्वारावर आणि त्या पूर्वद्वाराचा सगळा पट्टा चा पट्टा क्षेत्र इकडे दक्षिणेचा पट्टा संपेपर्यंत इकडे उत्तरेचा संपेपर्यंत जेवढी काही दिशा असेल तितक सगळी पूर्व दिशा त्या विष्णूची म्हणून इथे श्री सुप्याला पुष्टीपती नावाच्या गणेशाचं अनुष्ठान केलं आज तिथे गणेशाच मंदिर आहे त्या गणपतीचं नाव पुष्टीपती आहे आणि आता सध्या या कथेला हे प्रमाणभूत आहे इथे कृष्णावर गणेशाची कृपा झाली हे पाहण्यासारखं आहे लक्षात ठेवण्यासारखं आहे अनेक ठिकाणी गणपतीचे उत्सव होतात आणि त्या उत्सवात सत्य होतो तसेच भगवान काय मजा चालली आहे सत्यनारायणाचा देव आहे भगवान कृष्ण तो भगवान कृष्ण आहे पुजारी आणि भगवान गणेश आहे पूज असत्य विनायकाचं कथानक आहे आणि लोक सत्य नारायण गणपती पुढे करतात आणि स्वतःला भाग्यशाली समजतात मग फळ काय विचित्र वेळे वाटले मिळायचे ते मिळतात मग रणारणा आरडाओरडा होतो पुडाचा कुणाचा मंडप पेटतो कुणाचा गणपतीचा पे हात तुटतो कुणाचं याचीच गाडी उलटते वगैरे वगैरे हे असं काहीतरी केलं म्हणजे काहीतरी होत असत अशा कितीतरी कथा या एका अध्यायामध्ये आल्या आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीचं वर्णन झालं नंतर वद्य चतुर्थीचा विचार झाला तोही खोक विचार करण्यासारखा आहे आणि ज्या वेळेला कोणीही गोष्टीच तरतम अशा तंत्रामध्ये काही लावायचं असत तेव्हा काय घ्यायचा कोणता प्रकार त्याचे काही प्रमाण ठरले आहेत शिवरात्र केल्यानंतर तो एकटा व्याध उद्धरून गेला आणि त्या शिवरात्रीच्या व्रतामुळं त्या पशूंना मनुष्य भाषा आल्यामुळं त्यांना नक्षत्र मंडळामध्ये स्थान मिळत व्याधाची एक चांगणी चमकत असते आणि पुढे मृगशीर्ष नावाचं नक्षत्र असतं एक पळता हरण आकाशात एक नक्षत्र पट तयार होत असतो काही भाग्यशाली लोकांच्याकडे तसे चित्र आहेत हे एकदा समोर मांडून पहा आणि मग आकाशाकडे पाच बसा रात्री म्हणजे तुम्हाला आकाशाचं दर्शन होईल एक पळता हरण दाखवलेला असतो त्याच्या मागे ऐजस्वी तारा असतो त्याचं व्याध जसा शुक्राचा ब्रहस्पतीचा तारा असतो तसा व्याधाचा असतो आणि ते त्या मृग शिर्षाच्या मागे असत महाशिवरात्रीच्या माध्यमातून ते हल्लं नक्षत्र मंडळाचे अधिकारी झाले आणि हा व्याध या नक्षत्र मंडळात बसला एकादशीच्या व्रतामुळं राजा मांगद उद्धरून गेला अनेकांचा उद्धार झाला परंतु चतुर्थीच्या वेळा पुण्या बाईनी चुकून तृतीयेला दारू पिली आणि तिला दुसऱ्या दिवशी चतुर्थी आहे याचा पत्ताच लागला नाही आणि चंद्रोदय झाल्यावर तिला जाग आला म्हणजे ती निशा उतरली आणि तिला जे काही मिळालं ते तिने खाल्लं पण यद्रिच तिला सकाळपासून चंद्रोदयापर्यंत आपोआपच उपवास घडला तिला कल्पना नसल्यामुळे तिने पूजा करण्याची पंचायत नव्हती चंद्राच्या दर्शनाची पंचायत नव्हती काही नाही तिला माहितच नाही <laughs> आणि ती बाई संपली तिला करता जे विमान आलं त्या विमानाच्या वाऱ्यानं इंद्राचं पडलेलं विमान दुरुस्त झालं आणि ते उद्धवून गेलं अशी या वद्य चतुर्थीची कथा ही राजा शूर माध्यमातून सांगितलेली आहे या महिष्मती नगरीला काल जो वंश सांगितला हाय हाय नावाचा म्हणजे जो यदुवंश सांगितला या यद्वंशाची एक शाखा हाय हाय वंश निर्माण झाली या ह्या हई राजा कार्तविर् जन्माला आले या कार्तविर्याच जे स्थान याला माहिषमती नगर म्हणत असत इथलाच हा शूरसेल राजा होता या माहिषमतीला आत्ता महेश्वर म्हटलं जात आणि देवी अहिल्याबाई साहेबांची समाधी आज याच ठिकाणी आहे औरंगजेबाने जितके मंदिर तोडले त्याच्या दसपट मंदिर या अहिल्याबाईनं बांधले आणि औरंगजेबाची सगळी भरपाई करून टाकली उलट दसप जास्तीच मंदिर तयार केलं असे कोण्या माणसाचं कोणतं तोडफोडीचं जीवन असत कोण्या माणसाचं जोडजोडीच जीवन असत अशी एक दिव्य बाई तिची समाधी आज या महेशला पाहायला मिळते मोठे मजेदार घाट आहेत थोडा निसर्गाचा भोगता असला आणि थोडा संसारावर विरक्त असला तर त्याला वाटतं हा घाल मस्त घाल आहे इथंच राहिलं पाहिजे घरी जायची काही पंचायत नाही खिशात पैसे असे पर्यंत ते घाट बरे दिसतात आणि चांगलं चालतो सगळं संपलं जवळच म्हणजे वाटते आपलंच घर बरे आहे झाड असे काही काही स्थान आहेत याच महेश्वरला हे राजा सुरसैन राहतो एक बातमी आली एक दिव्य विमान नगराच्या बाहेर पडलाय राजा आपल्या पुरोहितां मंत्र्यांना बरोबर घेऊन वाजत गाजत त्या करता गेला देवराज इंद्राची त्यांनी मोठी पूजा केली प्रार्थना केली महाराज काय भाग्य आहे आमचं सगळ्या देवांना बरोबर येऊन आपण आज आम्हाला दिसला पण तुमच्या विमानामध्ये बिघाट झाडा कशाचा आहे तुमचा वैमानिक नाही चालू शकत काय कोणता स्टेप पाठ तुटला काय झालं <laughs> राजन आमचं विमान ईश्वर इच्छेने पुण्याच्या चा माध्यमातून चालत असत ते पेट्रोलवर चालत नाही त्याला बाकीच्या यंत्रा बिंत्राची काही जरूर नाही काल तुझ्या इथे कोणी चतुर्थी केली आहे काय का भांगड आहे चतुर्थी कशाला म्हणतात आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणलं अरे काल चतुर्थी होत आम्ही भजुंडी महाराजांच्या दर्शनाला गेलो आणि वापस येत असताना तुझ्या इथे एक शिपाई आहे आणि त्याच्या दर्शनाने आमच्या विमानाची गती थांबली राजा शूरसेन म्हणतो माझ्या राज्यात माझ्या राजधानीत इतका मोठा नगर कि ज्याच्या पाण्याबरोबर इंद्राचं विमान जमिनीवर पडतय बापरे मग कशाचा मी पुण्यवान कारण प्रजेनं पुण्य केलं की पाप केलं तरी राजाला रा, त्याचा साववा हिस्सा मिळतो याच्या पापाचा एवढा प्रकार असेल की इंद्राचं विमान पडलं तर माझ्या हिशोबात काय झालं असेल याचा जेव्हा सारवा इस्ता माझ्याकडे ही त्या काय सुद्धा सैनिटाय करून चालेल काल कोणी चतुर्थी केली असेल ते पुण्य दिलं तर चालेल चतुर्थी करणं म्हणजे इतक्यात एक दुसरंच विमान आलं कुठलं तरी आणि त्या विमानाचा वारा लागल्याबरोबर इंद्राच्या विमानात गरगरी आली त्याचे गिअर बिअर सगळे व्यवस्थित झाले आणि ते झालं इंद्र सांगितलं ते आता वशिष्ठाकडून विचारून घे आमचं सुरू झालं पुन्हा काही करून बंद काय करता आम्ही चाललो आणि इंद्र काही न सांगता गेले नाही पुढे सगळ्या ऋषींची घटक घेतली महाराज काय घडलं राजान आमचा स्वभाव आहे विचारल्याशिवाय सांगायचं नाही सगळ्या पोथीत कोणत्याही देवाचं कथानक असो पण कोणता प्रश्न कुणी केला तर त्या ऋषीनी त्याचे उत्तर दिले आपण फक्त अरदास पुराणिक कीर्तनकार प्रवचनकार एवढेच बोलतात